नाम हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग सर्वसाधनात श्रेष्ठ साधन नामस्मरणच आहे पण त्याचे महत्व कळत नाही ते कळायला खरोखर भगवत कृपाच पाहिजे आपल्या शरीरात मुख्य जसे हृदय आणि बाकीचे अवयव गौण आहेत तसे परमार्थात मुख्य साधन नामस्मरण हे आहे आणि दुसरी साधने गौण आहेत नाम हे मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे हे पक्के लक्षात ठेवा योगात योग करीपर्यंत समाधान असते पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते स्वतः निर्गुण झाल्याशिवाय निर्गुण उपासना होत नाही तेज दिसणे नायकणे या सर्व गोष्टी गुणातच नाही का आल्या निर्गुण व्हायला देहबुद्धी सुटायला पाहिजे सर्व परमेश्वराला सर्वाभूती पाहणे ही निर्गुण उपासनाच होमस्मरणाला पोषक इतकाच करावा केवळ त्याला प्राधान्य देऊ नये योग नामस्मरणाला पोषक आहे पण नामस्मरण योगाच्या पलीकडे आहे म्हणून नामस्मरणात योग येतो योगात नामस्मरण येत नाही सर्वसाधनांचा अंतर नामस्मरणात आहे नामाचे साधन हे जलद गाडीप्रमाणे आहे रंग दिसणे प्रकाश दिसणे आवाज ऐकू येणे ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंतापर्यंत नेऊन पोचवते इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते नामाने थोडा उशीर लागेल पण जे साधेल ते कायमचे साधेल कारण नामाने मुळापासून सुधारणा होते नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्गो है। नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही नामाचा आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल तुकाराम बुवांची वाचा त्यांना अनावर झाली ती नाम घेऊ लागली याचा अर्थ असा की त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले गाडी उतारायला लागली की जशी अति वेगात येते आणि आवरत नाही तसे हे आहे आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवंताची कृपा होय चार माणसे होती त्या सर्वांना एकच रोग झाला होता पण त्यांची सांपत्ती स्थिती सारखी नव्हती वैद्याने त्यापैकी अगदी गरीब माणसाला एक औषध तुळशीच्या रसात घ्यायला सांगितले त्याच्यापेक्षा पैसे वाल्याला तेच औषध मधात घ्यायला सांगितले त्याच्याही पैसे वाल्याला तेच औषध केशरामध्ये घ्यायला सांगितले आणि सर्वात श्रीमंत होता तला तेच औषध कस्तुरीमध्ये घ्यायला सांगितले त्याचप्रमाणे ज्याचा जसा अधिकार तसे त्याने नाम घ्यावे नाम नुसते तोंडाने घ्यावे नाम श्रद्धेने घ्यावे नाम वृत्ती सांभाळून घ्यावे नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशा दृढ भावने घ्यावे सर्वांना फळ सारखेच मिळेल सर्वसाधनांचा अंत नामस्मरणात आहे